या नावाने प्रसिद्ध असणारे तीन ग्रंथ जे आहेत त्या तीन ग्रंथांचा एकमेकांशी असलेला संबंध आधी पाहूया आणि तिन्ही मिळून आपल्याला नेमकं काय साधायचं त्याचा विचार करूया श्रवणाच्या सुरुवातीलाच साध्य जो आपल्यासमोर स्वच्छ उभा असेल तो श्रवण त्या दिशेने उभायला आणि समजायला दोन्ही गोष्टींनी स्थान मे उपनिषद्रम्हसूत्र तीन ग्रंथ सबनिषदूत्र मनन है तिनी मिलना जी गोत है मोक्ष शब्द जीव और ब्रह्म है मधे जीवन जगण जीवन मुक्ति च स्प है मी ब्रह्म देवी मध्य जीवन जगण जीवन मुक्ति चरूप है सो अट्ट है तो हाथ है स्वच्छ श्रवण तिशे नव दिशा सतत अपन ही तिकटो वक्ता ही तिको दूरक होता वक्ता श्रोता शेवटी बोलतो ते श्रोत्यांच्या समोर बसलेले जे श्रोते असतात त्यांच्या चेहऱ्याकडून बोलून बोल करतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर बरोबर सगळे भाव दिसले जसे दिसायला पाहिजेत तर वक्ताला सुद्धा त्या दिशेने बोलायला आणि श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जर भाव वेगळे दिसले अपेक्षित तर मग जो तो स्वतःच्या कालाने बोलायला सुरुवात करतो आणि स्वतःच्या कालाने बोलायला सुरुवात केलं की दुर्बो त्याच्यामध्ये येऊन वक्त्या तंत्र हो है जो सतत वक्तृत्व करता दिशा सतत मोक्षा दिशे पे दृष्टि ने उपनिषदा सौर है आत्मे स्वरूप है जीवाच स्वरूप है जगताच स्वरूप है ईश्वरा च स्वरूप है कि जी चार तत्व है ते चार ही तत्वसा स्नातक है संबंध का है संबंधा अभ्यास का क्या यह सग गोषी श्रवणात उपनिषद हा ग्रंथा जाता है, है।, है। जी उपनिषद वाक्य उपनिषद वाक्या का ही ठिकाणी संदिग्धता है अस्पष्टता है कई ठिकाणी अंतर विरोध है जी संदिग्धता अंतर उलोज नहीं सावा गोष्टीच स्पष्टीकरण कराव कि जो उपनिषदा मधे के नहीं अशा उद्देशा नहीं ब्रह्मसूत्र रचना मन ब्रह्मसूत्र मनन है द्रष्टव्या शोतव्या मंतव्या निदास्तव्याची मंतव आहे मनन करावं त्याचा विचार करावा आणि विचाराचा हेतो आहे संदिग्धता नष्ट व्हावी निसंदिग्ध व्हाव संदिग्धता म्हणजे अस्पष्टता ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सेवन केलं त्यांना सतत हे दोन शब्द असे पाठीमार्ग लागल्यासारखे असतील विचारांची स्पष्टता आणि दोन गोष्टी असे पाठीमागे लागल्यासारखे हंटिंग म्हणतात तसं ह्या दोन शब्दांनी फंट झालेले श्रोते पुष्कळ असतात कदाचित आणि स्वच्छता आवश्यक आहे या दिशेने आपल्याला मनन करावं लागतं आणि मननामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आहे ती ज्यामध्ये संदेश घेता ते संदेश द्यावर राहू नये कुठे असेल तर तू ज्या गोष्टी अस्पष्ट आहेत त्या अधिक स्पष्ट व्हाव्या अशी कल्पना या मनामध्ये आहे आणि ते मननाचा ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र आणि म्हणजे व्यासनाचा ग्रंथ आहे बुद्धीचा त्याच्यामध्ये साधा त्याची जडण जडण कशी असावी असं अपेक्षित आहे ऐकलं आत्मासा आहे ब्रह्म हसा आहे जीव असा आहे जुएल ब्रह्म आहे म्हणजे मी तयार झाली समीकरणं तयार झाली पण ही तयार झाल्यानंतर तो प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी साधक कसा असायला तर त्याची जी जल घडण आहे जी मनोरचना आहे ती दुसऱ्या भाषेला आपण अधिकार म्हणूया तो अधिकार कसा व्हावा तो अधिकार दिल्ल कसा व्हावा हा विचार भगवद्गीतेने आपल्या समस्या आणि त्यासाठी भगवद्गीतेमध्ये गुणांची एक योजना तीन गुणांचं वर्णन त्याच्यामध्ये आहे की मी ब्रह्मा असा अनुभव घ्यायचा असेल मला तर मी सत्वगुणे असलो आहे रजोगुणी तुम्ही गुण असलो तर मला मी ब्रह्मा असा अनुभव येणार नाही आपल्या जडणघडणेला साधनेला झाल्यानंतर सुरुवात झाली दुसऱ्या भाषेत बोलायचं असेल तर माझं एक दैवी संपदा असली पाहिजे असुरी संपत्ती चालणार नाही दैवी संपत्ती माझं असेल तर मी ब्रह्मा असा अनुभव घडून संपत्ती असेल तर मी ब्रह्मा असा अनुभव आपल्याला अशा तऱ्हेची एक एक भगवद्गीते म्हणजे मांडणे आहे त्या साधकाची जडण कशा असावी त्या संबंधी भगवद्गीतेचार आहे तत्वज्ञान आहे उदाहरणाचं निमित्त मात्र भव हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञानाचे उपनिषदात आपल्याला सापडत नाही जे भगवद्गीतेमध्ये सापडत किंवा कर्मासंबंधी जो विचार आहे निष्काम कर्मासंबद्ध विचार तो सूत्राच्या रूपाने उपनिषद साधव कर्माणी जी जी विषय सतम समा ते विषावास उपनिषेदात त्या कर्माचं सूत्र आहे पण त्या कर्मासं अधिक स्पष्टीकरण तपशील हा भगवद्गीते कारण शेवटी तुम्ही आम्ही सगळेजण क्रियाशील कृतीशील असतो आणि क्रियाशील कृतीशील असण्यामध्ये काहीही दोष नाहीत याचं कारण आहे ही न्रिया आपल्याला सतत खरं विचार आणि ही नृत्य क्रिया जर करत असेल तर आपण संवादी क्रिया करावी कशाशी संवादी मोक्षाशी संवादी क्रिया करत राहावी हा दात विचारा मोक्षाशी विसंवादी कर्म करू नये मोक्षाशी संवादी कर्म जे ते संवादी कर्म करावं ही जी दगन गडन आहे किंवा ही hmm. जी hmm. कर्म सुगौशलन बघत गे मग आपल्याला अशा तऱ्हेच्या तीन ग्रंथांचा आपापसामध्ये नात आहे तीन ग्रंथांचा आपापसा संबंध आहे तो संबंध असल्यामुळे तिन्ही ग्रंथांच्या अभ्यासाला प्रस्थानत असं म्हणतात आणि आजपासून जो आपण अभ्यास करणार आहोत तो मननाचा अभ्यास आहे ज्यामुळे चार गोष्टी आपण म्हणू ब्रम्ह जगत आणि ईश्वर या चार तत्वांचा विचार त्या चार तत्वांचा आपक्षातला असलेला संबंध आणि या सगळ्या संबंधातून बी ब्रह्मा असा अनुभव घेण्याची जी व्यवस्था ती व्यवस्था मला असं वाटतं साते दिवसात बिब्रह्मा अनुभव घेणे हा सध्या रोज एकदा तरी वाक्य ते रोज एकदा तरी येईल आणि तसं येण्याची आवश्यकता आहे कारण हे सगळं नेम कशासाठी चाललाय हा विचार सर्वात मोठा ब्रह्मसूत्र हा व्याससूत्र असं सुद्धा म्हणण्याची पद्धत किंवा ब्रह्मसूत्र हा उत्तर शास्त्र असंही म्हणण्याची पद्धत व्याससूत्र उत्तर निमांस शास्त्र किंवा आता म्हणतो तसं आपण ब्रह्मसूत्र अशा तिन्ही शब्दाने हा ग्रंथ ओळखला जातो किंवा ही रचना ओळखली जाते तिनेचा अर्थ तोच आहे आणि अशा पद्धतीचे जे ब्रह्मसूत्र आहेत त्या ब्रह्मसूत्राचा प्रवेश करण्यासाठी किंवा ब्रह्मसूत्रातलं जे मध्यवर्ती कल्पना ती मध्यवर्ती कल्पना अभ्यासावरती आधार भगवान शंकराचार्यांची जी रचना आहे त्याचा आपण अभ्यास करणार साठी दिवस आता है ज्यादा जो पूर्ण अभ्यास हो अभ्यास करूं तो ब्रह्मसूत्र शंकर भाष्या स्पष्ट करना की आवश्यकता है जान अनेक भाष्य है राहणाजाचार भाष्य है उदाहरण एक भाषा मधुवाचार्य भाषा है अशा अनेक भाष्य ब्रम्हसूत्र कि ज्यादा अपापा तत्वज्ञाला विचारसरने का अनुसरू यह ब्रम्हसूत्र इंटरप्रिटेशन के इंटरप्रिटेशन अर्थ लाइफ है तो अर्थ ला अनेक व्याकरणापटी ज्यादा झटापटी कर सुसंगित अर्थ कसा करता सर्वे विचार के लिए शंकराचार्य सुटले अशा झटापटी अनेक अर्थ लाजारायण संबंध अब्दप्रयोग चल है कारण देख है कि बाजारायण संबंध शब्द का अर्था है अजून तुम्ही ओढून काढून अयुराचा संबंध तिथपर्यंत जाव्यात त्याला आपण दारायण संबंध व्यवहारामध्ये म्हणतो याचा अर्थ असा आहे की कशाही पद्धतीने काम केलं आपली जी विचारसरणी आपला जो संप्रदाय तो संप्रदायाची विचारसरणी आपल्याला पटवून घ्यायची पहिली गोष्ट आता तुम्ही आम्ही काय विचार करायचा आहे मी हे पटवून घ्यायचं मला मला दुसऱ्याला पटवून सांगायची जबाबदारी माझ्यावर नाही फार महत्वाची गोष्ट मला हे पटवून घ्यायचंय मला समजून घ्यायचंय म्हणून ज्या पद्धतीने मला पटवून दिलंय मला समजावून सांगितलंय त्या पद्धतीने ते मी पटवून घेणार आहे मी समजून घेणार आहे आणि ते समजून घेताना काही वेळेला जे असं ओढाताण झाली असं मला वाटलं आपण विचार करायला लागला की आपल्या आपल्याला पटायला लागतं कळायला लागतं का इथे बरीच ओढा ताण झाली ती पण अशी ओढाताण झाली असली तरी सुद्धा आम्ही प्रत्येक गोष्टीला भे म्हटलं पाहिजे ओढाताणे नसलं हे नाही हे आहे अशा पद्धतीने आपण निर्णय करत करत साधनावर आढळ झालं पाहिजे कारण असं हे केलं नाही आम्ही तर संशय आणि आखंड संशय आणि संशय असं जर होत राहिलं तर मग आपल्या हातात संशयाशिवाय दुसरं राहणार नाही म्हणून ज्या पद्धतीने आपल्या गळ्यात हे सगळं बांधलेलं आहे त्या पद्धतीने शांतपणे गळ्यात बांधून घेणे हे आपल्या सात दिवसाच्या वर्गाचा हेतू आहे त्या पद्धती जास्ती विचार झटापटी करायचं नाही सैद्धांतिक शंका घ्यायच्या नाही व्याकरणाचे अजिबात त्याला म्हणतात काय होणार आपण जुगलबंदी असेल किंवा व्याकरणाची कुस्ती असेल त्यातले एक सुद्धा गोष्ट आपल्याला करायची नाही दुसरी एक गोष्ट इथे जमलेले जेवढे श्रोते त्यातले काही श्रोते काहीही माहीत नसलेले आहेत विशेष करीते श्रवण झालंय असं यथाशास्त्र श्रवण झाल्यानंतर श्रवणाला बसलेले श्रोते कमी थोडा त्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन जायचंय म्हणजे एक महत्वाची त्यांना असं वाटत नाही बाबा कुठून आम्ही इथे आलो असे वाटू नये किंवा मग शेवटी शेवटी काहीतरी कारण काढून घरी निघून गेलेलं बरोबर असाही प्रसंग होत नाही हीही काळजी घ्यायची आणि यथाशास्त्र सवून झालेले आहे त्यांना पुन्हा आपण अभ्यास केल्याचा एक प्रत्यय हवा तोच अभ्यास असा प्रत्ययवा अशा दृष्टीने कुठेतरी मध्य साधून सर्वना बरबर घाया उद्देशा नहीं सर्वान बरबर घता अशा पद्धति ने सात ही दिवस अपने हाथसूत्र अभ्यास करना एक बोलो कि अभ्यास ना जी गोष है अभ्यास वे सग शंकर वचना हे अभ्यासा वचना का अधिक विस्तृत कह गोष तत्वदृष्टीन वेदांस रहे माया असे माया प्राप्त जीवदशे प्राप्त मैया इंद्र मैं भी पुरुप ही माया शब्द है मत अशा पद्धति ने ूपाने माया तत्व जे आहे ते सूत्ररूपाने आपल्याला जागवत लागू शकतात पण त्याचा तपशील जो आहे तर माया तत्वाचा जो विकास आहे तो माया तत्वाचा विकास शंकराचार्याने केला आणि शंकराचार्यानंतर त्यांचे जे सर्वे स्वराचार्य जे शिष्य आहेत त्या त्या माया तत्वाचा अधिकाधिक विकास केला आणि पुढे आणखीन जे पुढचे पुढचे त्या शास्त्रकाराने त्या मायाला एक व्यवस्थित स्वरूप देऊन परिपूर्ण मायाशास्त्र नावाचं एक शास्त्र आपल्या समोर उद्योग माया तत्वाचाही विकास अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू केलाय म्हणून संबंध वेद जे आहे ते वेद आपण म्हणतो वेद अनादे आहे आपण जे अनाद्याचा भाग सोडून घेऊया हजारो वर्षांपूर्वीपासून वेद आमच्यात आहे आणि ही ज्या रचना आहे वेदांच्या त्या अनेक ऋषींना झालेली स्फूर्ण आहे आणि अनेक ऋषींना झालेली स्फूर्ण आहेत ती विस्कळीत स्वरूपामध्ये वेदामध्ये वाढली विस्कळीत स्वरूपांचं हे स्फोरण त्या ऋषींचं हे स्फोरण अशा पद्धतीने निस्कळीत स्वरूपात वेदांमध्ये त्यांची मांडण झाली आणि त्यामुळे जास्त जो भाग होता कर्म का कर्म कांदा। कांदा का कर्म तो कर्मकांडाचा भाग वेदामध्ये पूर्वी जास्त होता कर्मकांडाचा भाग वेदाचे कांड जो मुख्य कर्मकांडाने एक ज्ञानकांड आहे उपासनाकांडाचा समावेश कर्मकांडामध्ये होतो कारण लोकेश म्हणून दिवला हा दोन निष्ठा आहे एक ज्ञाननिष्ठा एक कर्मनिष्ठा तो उपासनाचा समावेश कर्मामध्ये होतो असं शास्त्र आपल्याला सांगतात एक काळ असा होत इत्की वाड़ी, इत्की वाड़ी, की त्यावेळेला कर्मकांडाची प्रतिष्ठा इतकी वाढली इतकी वाढली की यज्ञ यागामध्ये सगळेजण यज्ञ याग यज्ञ यज्ञ आणि यज्ञ पाठी काय बोलायचं अशा पद्धतीने त्या यज्ञाची जाणू काही नशा साधल्यासारखी आणि नशा साधल्यासारखा एक काळ गेला आता तर नशा साधल्यानंतर म्हणजे कर्मकांडाची संबंध नशा यज्ञ शब्दाचा अर्थ कर्मकांड असं जर तर कर्मकांडाची नशा मग कर्मकांडाची नशा असल्या सडल्यामुळे निर्माण झाल्यामुळे त्यातून जर बाहेर पडायचं असेल मोक्ष नावाची गोष्ट जर साधायची मोक्षाची कल्पना त्यामुळे विकसित होती आणि मोक्षाची कल्पना विकसित होता होता ज्ञानकांडाचा विकास होत गेला आणि ते ज्ञानकांड नंतर त्या त्या ऋषींच्या नावाने ज्ञानकांड वेदांमध्ये आलं आणि ज्ञानकांड जे वेदांमध्ये आलं त्यांना उपनिषद वागव आहे म्हणून त्याला वेदांता असं म्हणण्याची पद्धत नंतर काळ असा आला की तेव्हा यज्ञ यत, यागाचा जो भाग आहे तो यज्ञ यागाचा भाग अतिशयकांडाचा भागनिषद्यामध्ये यज्ञ करणारे अठरा नावा नावांचा दृष्टांत दिलाय अठरा जे याज्ञिक असतात अठरा याज्ञिक नसतात यज्ञ करून घेणारे यजमान यजमान पत्नी ते असे तीन प्रकार त्याच्या ना एकूण अठराची गणती आहे त्यांची त्या अठराच्या अठरा नाव बुडणाऱ्या आहेत तेव्हा ये अशा पद्धतीने अठराच्या अठरा नाव निश्चितपणे बुडणाऱ्या आहेत आणि नावा जर बुडणाऱ्या असतील तर नावेत बसणाऱ्याचं काय होईल त्या नावे जो बसणाऱ्या आहेत त्या नावे बसणाऱ्याच काय होईल असं सरकारनंतर हे सर्व बुडणारे आहेत असं त्याच्यावरून सिद्ध झालं म्हणून त्यावेळेस दुसरा दृष्टांत त्याला एक आंधाराने दुसऱ्या आंधाऱ्याला मार्गदर्शन केन्ध परंपरा निर्माण चलना मध्य अपने वर्णन के यज्ञ आजाणा प्रतिकार केवा पासूच तुकार प्रयोग किया तदू काोज जैसे खड़ य तुकारा खड़ी है यज्ञामध्ये तू ती उजाळेस तांबू उज्ज्वास पण तुझ्यातले काम आणि क्रो कसे राहिले असतील तर यज्ञ करून तू काय बरोबर अशा पद्धतीने यज्ञ याग याला म्हणतात बंदोबस्त आता काय होत यज्ञयागांचा बंदोबस्त झाला ही गोष्ट आम्हाला बरी वाटते पण यज्ञयागांचा बंदोबस्तानंतर पुढे काय करायचं अजून पुढच्या बाजूची जबाबदारी आहे एक जबाबदारीतून गोष्ट यज्ञ याबा जबाबदारी पुढची जबाबदारी मुठ्या गेली आणि ती पुढची जबाबदारी आहे ती ज्ञानकांडाची जबाबदारी आहे आणि ती ज्ञानकांडाची जबाबदारी आपल्या जवळ पुढील पाक पडत तसं ज्ञानाचा अधिकार संपन्न व्हावं लागतो जसं यज्ञाला काही अधिकार लागतो तसं ज्ञानाला सुद्धा अधिकार लागतो पुष्कळाला असं वाटतं की अधिकार ज्ञानाला पुरेसा आहे आपल्याला बुद्धी आहे एवढाच अधिकार ज्ञानाला पुरेसा आहे अशी खूप जणांची संगीत आहे पण ज्ञानाला बुद्धी तर सुरुवात करताय पण त्यासाठी आणखीन काही पुष्कळ पूर्वतयारी करावी लागते आणि पूर्वतयारी जशी यज्ञाला पूर्वतयावी लागते पण ती सामुग्री वेगळी आहे ती बाहेरची सामुग्री ही सगळी सामुग्रीगाला विरोध करण्याचा आनंद फार थोडा टिकतो यज्ञयागाची किंगलटवारी करण्याचा आनंद फार थोडा टिकतो की नंतर त्याला कोणत्या अधिकार लागत आपल्याला कळलं अनेक वेळा प्रश्न येतो लोक मला विचारत प्रश्न पूजा करून काय करणार काय होणार आहे पूजा करून अर्धा अर्धा तास पूजेत तुम्ही खर्च करता त्याने काय होणार आहे लोक सोबत उत्तर आहे त्यात तुम्ही नाही पूजा केली त्याऐवजी काय करणार आहात तो लोक पूजेचा अर्घात त्याऐवजी तुम्ही काय करणार आहात आता ह्या प्रश्नाचे उत्तर आलं की त्याचं उत्तर त्यांच्यापाशी असतं आम्ही टीव्हीवर प्रकारे प्रश्न ही जो त्याचं उत्तर असेल तर ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा पूजा करणं कितीतरी पटीने चालतं अवघा तास पूजेचा तुम्ही नाही समजा नाही याच्या मान्य केलं आम्ही फार पुढावलेले असल्यामुळे आम्ही नाही पूजा करणार मग त्या काय करणार मग त्याऐली साधना करणार का नाही किंवा ना तत्वचिंतन करणार मग सत्य काय मिथ्या काय हे तत्वचिंतन करणार का तेही करणार मग काय करणार त्याऐवली दीड तास पूजेचा करणार आम्ही गुंडखोर धावा गुंडखोर हा तर मूळ प्रश्न आहे तुम्ही त्याऐवजी काय करणार त्या जागोऱ्याचा उपयोग कसा करणार आमच्या वेळ निश्चित नसेल त्या वेळेचा उपयोग काय करणार आहे हे नक्की नसेल तर पूजा करणं अर्चा करणं हे सगळ्या गोष्टी करणं आपल्या चित्तशुद्धीच्या आणि शांतीच्या दृष्टीने फार गरजेच नाही कुठेतरी या गोष्टीच निश्चितपणाने उत्तर असले पाहिजे एकच गोष्ट टाकायची आणि त्यावेळी दुसरं जे पाहिजे ते नसायचं अशा गोष्टीमध्ये दोन्हीकडून माणूस वंचित राहतो दोन्हीकडून माणूस फसतो आणि असं दोन्हीकडून फसणारा माणूस जो आहे तो नुसता बंडखोर राहतो गंडखोरी स्वतःविरुद्धच केलेली असते शास्त्राविरुद्ध गोंडखोरी एक फार सत्य झाली शास्त्राविरुद्ध गंडखोरी नाही स्वतःविरुद्ध गुंड आहे आणि स्वतःविरुद्ध गंड शब्द आता स्वतःच्या कल्याणा विरुद्ध केलेलं बंड आहे स्वतःच्या हिताविरुद्ध केलेलं गुंड आहे आणि अशी गंडखोरी आपल्याला कुठेच घेऊन जाणार मुद्दा असा घटन झालाय की यंत्र त्याला त्यापासून चार वाकापासून निर्माण झाले त्याच्यातून पुढे बुद्ध घेऊन जे सगळे परंपरा आपल्याच आहेत सगळे लोक आहे ते सगळे लोक आपले आहेत या सगळ्या परंपरा आपल्याच आहेत आपल्यातूनच निर्माण झालेल्या आहेत का निर्माण झाला तर अतिरेक तो कर्मकांडाचा अतिरेक यज्ञांचा अतिरेक बळी बळी ज्याला म्हणतात त्यांचा अतिरेक वर्णवर्चस्वाचा एक अतिरेक वर्णवर्चस्वाची नशा असे अनेक आदोपतन ज्याला म्हणतात एकच बाजूने होत नाही अनेक बाजूने ते अदप पतन होत आणि अनेक बाजूने आदपत होत गेलं की मग बंडखोरांचं साम्राज्य निर्माण व्हायला हा एक वेदांचा एक इतिहास आहे अशा दृष्टीने आपण पाहिलं आणि आता मूळ मुद्दा मूळ विषय आपला ब्रह्मसूत्र शंकर भाषानुसार ब्रह्मसूत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आणि यामध्ये अभ्यासाची आवश्यकता का निर्माण झाली तो एक इतका अध्यासाचा किंवा मायावादाचा विकास का करावा लागला ब्रह्म आणि जगत संबंध ठरवताना किंवा आणि आत्मा आणि देह दोगता जो अनेक पंचायती होता प्रत्येक पंचायती अड़चणत मार्ग काटनेवादासन बहुसंख्य लोग कहने सार्खा बहुसंख्य मधे अपन आते लक्षा इधे बसना वक्ता सुधा बहुसंख्या बहुसंख्य मे आसम जेत है थाट असते त्याच्यात तो थाट इथे नाही बहुसंख्य म्हणजे नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के मध्ये वागताही त्याच्यात आहे आणि शेवटी त्याच्यातच मायावाद जो आहे त्या मायावादाने या दोन्हीची उत्तम संगती लागते आणि संगती का लावावी लागते उपनिषद जे वाक्य आहे त्या उपनिषद वाक्याचा मेळ चांगला झाल्याचा असेल तर तो मेळ मायावादाशिवाय दुसरा कोणत्याही पद्धतीने चांगला लागत कसा लागला पाहिजे तसा तो मेळ नाही यासाठी मायावाद परिणाम स्वीकार दुष्ट जगत ब्रह्मा एक सर इतका विकास परिणाम समझा स्वीकार जगत हा मे का अपना ब्रह्मा परिणाम है जो स्वीकार जगत रूपाने ब्रह्म विकारी झालं असं म्हणावं लागेल आणि ब्रह्म कसा आहे शास्त्रात सांगितलेलं निर्विकार आता गणित म्हणजे ब्रह्म निर्विकार आहे जो हा ब्रह्माचा विकार आहे असं म्हणल्या दोन शब्द दोन वाक्य शेवारी शेगारी ठेवल्याबरोबर एकदम काहीतरी बहुतच काहीतरी स्वीकारला स्वीकाराव असा लायची गरज म्हणजे आपल्यावर पाहिजे ते पण असं स्वीकारण्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या पद्धतीने त्याची संगती लावायची संबंध परमार्थ शास्त्र संगति लास्त्र है एक फार लक्षा ठेवा संगति लग्रमाणे अपनी मनोरचना तैयार कर शास्त्र है एकदा कि जग मईक है मया मंटल कि जग अधस्थ है अध्यस्त मटल कि अधिष्ठान लगता एक जग मईक है कि जग अध है ब्रह्म अधिष्ठान है ही ठरत प्रेमत्व्य विषय आसक्ति साधका है मोक्षा दिशा बसवी ग या पलीकडे या वेदांत शास्त्राची कुंबत शून्य वादावर या वेदांत शास्त्राची काहीही तुंबत नाही एक बसवून दिलेली घडी या पलीकडे मग आपल्याला वेदांत शास्त्रात रामायचं आणि रंगायचं नाही एकदा ते समजून घेतलं की त्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनाची घडी बसवून घ्यायची आहे एक फुला सेतू सेतू जो फार सुंदर असेल सर्वात सर्वात एकटू तुझा काही शेत असे असे असं पेरलेलं असतील या आपलं आठवण्यासाठी आठवत आपलं जे आयुष्य आहे कधी कमी अंकडे क्रॉस करून ते शास्त्र शास्त्र असं सांगतो की कधी कमी अंकडे आता कमी वेळ आमच्यावर पुढे पलीकडून शोधणारा कोणता पुरेसा होतात मायावादाचा फुल आहे अशा दृष्टीने आम्ही विचार केलं होतं आमच्यावरती आधी कृपांंत असणारा फुल दा कोणता पण त्याच्यावर आमच्या लक्षात येत सर्व संतांनी मायावादाचा स्वीकार केला सर्व संतांनी मायावादाचा स्वीकार केला हे महाराष्ट्रीयन संतांचा एक मोठा आमच्यावर उपकार आहे की मायावादाचा जबरदस्त पुरस्कार त्यांनी केला समर्थ मन सटकी वाले सर्प देखी लाइक ओलामार रज्जू सर्पाकार भे जगडंबर रज्जू सर्पाकार भगडंबर आता तुकार महाराज भक्त का ज्ञाने आ आमचा शिक्का आहे त्यांच्यावर हे भक्त आहे आणि दुसरी कोणी असली की हे ज्ञाने असं आम्ही शिक्के मारून आता असे भक्त असलेले महान भक्त असलेले दुकानाज्जू स्वर्प कारभास जेवढं बरं ते रज्जू स्वर्प सोडत नाही तुषारसागर मध्ये रज्ज सर्प सुटलेलं नाही कुणीच रज्जसर्प सुटलेलं नाही मग त्यांना बघत का म्हणायचं आणि बाकीच्या का म्हणायचं नाही याला काय उत्तर मला काही उत्तर, उत्तर। मराठीन संतांनी सुद्धा आमच्या मराठी संतांनी सुद्धा मायावाह स्वीकारला आणि मायावास स्वीकारायला एक एकच कारण आहे हा शॉर्टेस्ट कमीत कमी अंतराने आम्हाला पलीकडे सोडणारा पूल आहे म्हणून आम्ही सेतू कोणता स्वीकारावा पूल कोणता स्वीकारावा मायावादाचा शेतू स्वीकारावा आणि अविद्येतून विद्येकडे वंधनातून मोशाकडे तमसो वाहतो आहे अशा पद्धतीने पुलाकडचा अलीकडचा काठाय हा तमसाचा आहे पलीकडचा काठा आहे अशा पद्धतीने आम्ही विचार करून गेलो तर एक छोटासा पूल आहे एक भाग आहे पूल अतिशय सुंदर असेल तर काय होईल अत्यंत देखणा पूल आहे नवीन टेक्नॉलॉजी वापरलेला खर तर त्याच्यावरती सौंदर्य दुवेगुर लावलेलं आहे रोषणाही केलेली आहे अतिशय सुंदर पूल आहे तर एकच होईल मनीस कुठेतरी थप्प बर आहे कलीकडे जाण्यापेक्षा हे छान आहे असं वाटणं त्याचा पण फार सुंदर पूल असो नाही देखणा पूल तीन तऱ्हेचे पूल एक अशी कल्पना करत एक आहे नवीन टेक्नॉलॉजी वापरून केलेला बोड दुसरा आहे शंभर वर्षपूर्वी बांधलेला ब्रिटिशांनी पूल आणि तिसरा इंजिनीअर लोक मला तथलेले ते बुलट्रीचे आर्मी चे लोक चटकन पलीकडे जाण्यासाठी पूल बांधतात लढाईच्या काळापर्यंत सर्वात चांगला कोणता सर्वात चांगला आर्मीच्या लोकांनी तावडतो पलीकडे जाऊन सोडण्यासाठी मानलेला पण संवाद चांगला कारण पाठीबाजून त्याच्यावर काय होत याचा विचार करायची आम्हाला गरज नाही आता पलीकडे गेलो की नाही आमचं काम समजलं नाही आम्हाला वेळ किती आहे पलीकडे जायला अहो इथपर्यंतच द्यायला जमत नाही आधी या काठापर्यंत द्यायचं होत नाही मग दिसतच नाही मग तो अलीकडचा पलीकडचा फार लांबची गोष्ट आहे आधी ह्या काठापर्यंत मग काठापर्यंत आल्यानंतर मग पूल पुलावर रमळ रंग फार दुरच्या गप्पा झालेला होता पण आज समजा आपण ह्या काठापोड आलेलो आहोत आणि ह्या काठाकडून आल्यानंतर आपल्याला तीन पुलांचा कोठला पूल असावा सर्वात सोप्या पूल जो आहे छटकन पूल इकडे घेऊन जाणारा तिकडे असा न फुरवणारा असा जो पूल आहे तो मायावादाचा पूल आहे म्हणून मायावादाचा पूल सर्व संतांनी स्वीकारला आहे त्याला मान्य झालेली आहे तोच पूल जो तुम्ही स्वीकारला तर वादाच्या सहायाभ्यासाच्या सहाय्याने हा सगळा विषय समजून घ्यायला खूप सोप्या पडतो म्हणून जग आणि ब्र घेताना किंवा आत्मा आणि देह यांचं नातं समजून घेताना हा जो मायावाद आहे हा मायावाद अतिशय उपयुक्त आहे आणि मायावादाची एक गोष्ट सर्वांच्या पैसे अशी आहे की माया शब्दाचा अर्थ सत विलक्षण आणि रचने मिथ्या त्याला माईक असं म्हणतात ज्या व्याख्या एकदा बसलेल्या असल्या पाहिजे की सत्विलक्षण आहे असत्विलक्षण आहे म्हणून अनुलोचनी आहे म्हणून मिथ्या आहे म्हणून माईक आहे असं एकदा घडी बाकी सगळ्या घड्या बसलेल्या असतात तिथे घडी बसवायला फक्त फार मोठा त्रास त्रास इथे घडी बसवायला आणि एकदा असे घडी बसली की आहे चष्मा व्यावहारिक सत्ता त्याला आहे चष्माला व्यावहारिक सत्ता आहे व्यावहारिक सत्तेत त्याचा मला दिसण्यासाठी उपयोगही नाही त्यामुळे चष्म्याला व्यावहिक सत्तेत सत्यत्व आहे पण पारमार्थिकदृष्ट्या तो नक्की नाही असं एकदा ठरलं की या दोन्हीतला गोंधळ जो आहे तो गोंधळ आमचा नाही जावं आणि गोंधळ नाहीसा झाल्याशिवाय शांतपणाने खऱ्या अर्थाने साधना करणं शक्य नाही आणि तो असं वाटतच राहतं की मला काहीतरी सोडलं पाहिजे मी कुठेतरी निघून गेलो पाहिजे आणि कुठेतरी निघून गेल्याशिवाय काहीतरी सोडल्याशिवाय आता काहीही जमणार नाही अशा तऱ्हेचे मनापणे निर्णय होऊन जातात सगळे बंदिस्त असतात झालेले ते सोडण्याचे दुसरं म्हणूनच फक्त फक्त मनोरचा शिवाय काही घडत नाही कारण सोडणं सोडायचं नसतं हे आधीच ठरलेलं सोडायचं नाही आधीच ठरलेलं आहे पण सोडायचं हरकत नाही पण विचार शेवटी सर्वात श्रेष्ठ साधन कोणत आहे विचार सर्वश्रेष्ठ साधन आहे किंबून एकमेव साधन विचार आणि याला विचार हे साधन आपण स्वीकारलं जनामध्ये सार्थकता आपल्या समर्थ फार मदत पडतात प्रपंच उपाधीने सांगता संसार त्याग न करता जनामध्ये सार्थकता विचारीची होईल आणि जो विचार आहे तो मायावादाचा विचार आहे अखंड मायावादाचा विचार आणि एवढ्या कोणत्या आयुष्यात बळकट करून ठेवलेला असल्या मायादाचा की कोणताही प्रसंग आला की त्या पुलावरून आपला पुला पूल आपल्या खिशात पाहिजे खिशात म्हणजे आपल्या आपल्या मनामध्ये तो पूल तयार पाहिजे कोणताही प्रसंग आला की चटकन तो शुल टाकायचा आणि पली घर द्यायचा कोणताही तो पूल टाकायचा आणि पलीकड द्यायचा रोज दिवसातून पाच पन्नास वेळा ते असा क्रॉस करण्याची वेळ येते का वेळ येते कारण पलीकडे टिकत नाही आम्ही म्हणून गेलेले पलीकडे नाही पुन्हा अलीकडच्या गाठावर येतो निरनिराळ्या कारणाने आणि अनेक कारणाने अलीकडे पलीकडे अलीकडे पलीकडे असं केल्यानंतर दर वेळेला आपला पूल आमचा चालला जाताना पूल लागतो येताना पूल लागत जलभोजन मी बांधून ठेवलेले असतात ते, था था था। ते ला ला पूल आहेत अज्ञानाचे पूल आहेत जलभोजन बांधलेले पूल असतात ते तयारच असतात ते काही नवीन घ्यायला लागत नाही पण हा पूल तो नवीन विचार करून द्यावा लागतो डोळ्याला म्हणून तो पूल आपल्याला डोळ पाहिजे खिशात पूल पाहिजे आणि असा खिशात पूल जो असेल आणि सर्वात श्रेष्ठ विचारांचा जो पूल आहे तो मायावादाने बांधता येतो मग अभ्यास भाष्य जे आहे यामध्ये कुणी किती नाव ठेवते त्या अभ्यास भाष्याला लोकांनी नावं ठेवायचं हे त्यांचं काम आणि आम्ही कल्याण करून घ्यायचंय आमचं काम हा एक फार विचार महत्वाचा आहे मला माझं कल्याण करून घ्यायचं त्याला एक सिस्टीम आहे ती सिस्टीम मला वापरायची ती सिस्टीम वापरून माझं काम मला करून घ्यायचंय आणि बाकीच्या जगाचा विचार करण्यास कारण घरात अनेक वेळा आपण हा विचार करतो असा जग खट्ट असत नाही आता तसंच हे जे आहे वैचारिक जग सैद्धांतिक जग तत्वज्ञानाचं जग त्याच्या संबंधी सुद्धा असाच निर्णय करावा हे जो सगळं जग गेलं असाच निर्णय करावा एक मायावादाचं जोग सोडायचं आणि मायावादाचं जग सोडून बाकीचं सैद्धांतिक जग जे आहे ते सगळं सैद्धांतिक जग खुशाल खट्ट्यामध्ये घालायचं काय पण एवढं एवढं जो धाडस तो धाडस आमच्यावर नसतं आणि धाडस नसते असं कारण आहे ते ऐकलं की ते खरं वाटतं हे ऐकलं की ते खरं वाटतं आणखी कुठे गेलं खरं आणि दहा ठिकाणे ऐकल्याशिवाय ते चेंज पडत नाही असे सगळे म्हणजे आम्ही आमच्या हाताने पंचायत करून घेतो नाना तयाने आम्ही आमची पंचायत करून घेतो तिथे सुसंगत शेवण जिथे असेल तिथेच जावं असा नियम आहे जिथे सुसंगत शेवण आहे म्हणजे फक्त मायावाद आधोत सिद्धांत शंकराचार्यांचा देखील सांगितला जातो तिथेच जायचं दुसरीकडे जायचं नाही पण असं आमच्या होत नाही प्रजापिता ब्रह्मकुमारी चालते काय सांगतात चाललंय आणखीन कुठे काही तरी सांगतात चालले आणि सगळीकडे गेल्यानंतर काका इकडे असं सांगितलं इकडे असं सांगितलं आता मी काय करू तुम्हाला कुठे जायला सांगायचं तिकडे असं असे सगळे विचार सुसंगत विचार जिथे म्हणले जातात तिथे सुसंगत विचारांचं श्रवण करणं हे साधकाचं एक फार मोठं काम आहे आणि तिथे हे केलं पाहिजे तिथे असं आहे का आहे जाणार नाही तर जाणार नाही आणि असं जर केलं तर पूर्ण आमचा विस्कटणार तो वे वे वे एक तो दे दे पूल आम्ही बांधायचा तो दुसऱ्याने विस्कटायचा आणखी एक बांधायचा पुन्हा तिसऱ्याने विस्कटायचा अशा पद्धतीने विस्कटलेली पूल जर आमच्या खिशामध्ये असतील तर आम्हाला पलीकडे जाता येणार नाही त्याला म्हणतात श्रद्धावान लागतो एक श्रद्धेचा विषय आमच्यासमोर असावा एक सिस्टीम आमची तयार केलेली असावी त्या सिस्टीमधे घडून हो आम्ही पुढे जालो आणि ती सिस्टीम आजपर्यंत आमच्या सर्व संतांनी मान्य सिस्टीम एवढं मोठा दिलासा आहे सर्व संगता ने एकमुखा मान्य केवस्था ती व्यवस्था स्विकारा आम अजिब अड़चण पड़नेवाद हा जो आचार्या मानले तो है वाद शब्दा वाद स्पष्टीकरण की रीत अद शब्द एक स्पष्टीकरण की पद्धत ये वादा मनता वाद भनन नवे वे तंटा नवे वाद विवाद नवे एक स्पष्टीकरण रीत तेवढं असं मूल्य आहे आणि तेवढे मूल्य आम्ही स्वीकारलं की मी पलीकडे जाणार आहे एवढा विचार फक्त करायचा या पलीकडे कोणताही विचार साधकाच्या मनात का मला पलीकडे जायचं आहे एवढा विचार पाहिजे या दृष्टीने अभ्यास वाद ज्याला म्हणतात त्या अभ्यासवादाचा थोडा थो एक विचार थोडा म्हणजे चांगलाच विचार करण्याची आवश्यकता अभ्यासवादाचा त्याशिवाय आपल्याला आचार्यांचं जे सगळं सांगणं आहे आचार्य सामना अपने कारण अगर सुरवी कि पृथ्वी दुष्य जगत वाद कसा न कारणा गुण कार्याण कार्यालय निम ब्रह्म निर्विकार है निरवय है निराकार जय ग सावयव आहे आता सावयव हो जाईत निराकार आणि निरवय ब्रह्मापासून कसं निर्माण होईल असा प्रश्न विचारल्यानंतर कोणत्याही तर्काने ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता नाही मग तर्काने उत्तर मिळत नसेल काय केलं पाहिजे काहीतरी प्रणाली तयार करून घेतली आणि जी प्रणाली आहे ती प्रणाली असं सांगते की ज्याप्रमाणे रज्जीवर सरप दाजतो राज्य सर्व सोडून घ्या ज्याप्रमाणे स्वप्नात सृष्टी राज्य सरकार म्हणजे फार त्रास आहे स्वप्नातली सृष्टी म्हणजे खूप कारण राज्यवर सर्क बसण्याचे दिवसच आता कमी कमी होत चालेल कारण सर्क देशांचं प्रमाणच आता कमी कमी होत चालेल त्यामुळे पूर्वीच्या पदार्थाची आठवण आणि त्या समोरच्या पदार्थावरती राज्याचं विलक्षण केलंय सर्क न बघणाऱ्याने काय करावं चित्रातल्या सरकारवरून असं त्याचं कुठेतरी तळजोड करावी सर्वत सुंदर दृष्ट आम स्वप्ना से है कि स्वप्न पदार्थ सतासण निर्वचनी अमेख्या मैप्रमा स्वप्न पदार्थ स्वप्नका सत्य वाले ती दृश्य सृष्टि जागृति मधे सत्य वेदांता दृष्टि ने जागृति आवप्न दोगी कि सारी इधर अड़सा आई जागृति स्वप्ना की जा। किमत सारखण्ड कारण है कि स्वप्नत गले चाल जागृतित मात्र अजिबा गई चालत नहीं फरक पड़ा स्वप्न पदार्थ तिथे मिथ्या है कड़ा वे लगा लगता नहीं जागर जाने बार जागृतिले पदार्थ मात्र माजे भा घट्ट बसले घट्टा लगता का माना थरुला है स्वप्नला दृष्टान्त स्वप्ना का दृष्टांत सुधा एक परिणाम सोफा है पण एक पण मी साधनाच्या दृष्टीने मात्र मोठा अवघड आहे स्वप्नातलं काहीही जाऊ दे आमची तक्रार नाही त्यातलं काहीही जाता कमाने एक खडूसुद्धा माझा जाता कमाने लगेच कसुद्धा एखादी वस्तू हरवली की माईक आहे असा आत्मिश्चय असण अवघड परत गेल्यानंतर काय झालं सत्य आहे का माईक आहे तर ती माईक आहे असं ठरलं धक्का लागला नाही की समजायचं आपल्याला वेदांत हळूहळू पटायला लागला आहे आणि लागला हा चलबिचल झाली की समजायचं वेदांत अजून जसा पचायला पाहिजे तसा पचलेलं नाही सगळं कसोट्यावर आम्ही टिकत नाही मोठी अडचण ती इथे टिकतो पुस्तकामध्ये टिकायला जा फारस वेळ लागेल पुस्तकात लिहिलेलं इथे टिकलं खरं पण बाहेर टिकलं नाही तर साधक या नात्याने आम्ही नापासून आणि सबंद सात दिवस साधक या नात्याने नापास होता कामा नाही हे काय आमचं राहणार आपलं सतत सुचवत राहणार आहे परिणाम वाद आहे आपण पाहिला की दुसऱ्या जगत हा ब्रह्माचा परिणाम कोणता आरंभवाद अशी घटना काय की या कशाचा समूह या दोष ब्रह्मापासून पृथ्वी कशी निर्माण झाली ज्याप्रमाणे बी तुम्ही असून रोग तयार होत आता इकडे एक मोठी अडचण की बी तुम तयार झाला की बी नष्ट होऊन आधी बी म्हणून रोग तयार झाला तर बी नष्ट होते मग इकडे जग झाल्यानंतर ब्रह्म नष्ट होईल का आता ब्रह्मला अविनाश आहे अनादि आनंद नष्ट न होणारा अशा पद्धतीने असण्यामुळे आरंभवादामध्ये सुद्धा पंचायत आहे परिणामवादामध्ये सुद्धा पंचायत आहे स्पष्टीकरण कसं करायचं ब्रह्म असा आहे दृश्य जगत असा आहे संगती लावायची कशी संगती लावण्यासाठी लावायची नाहीये ती जी संगती लावली जास्तीत जास्त पटावी जास्तीत जास्त, जास्त, जास्त आत्मधे ती सुसंगत वाटावी आणि सुसंगत वाटल्यानंतर त्याचं रुपांतर साधनामध्ये करता यावं आणि जगाकडे बघण्याची आमची दृष्टी आणि जगाकडे बघण्याची आमची दृष्टी बदलली नाही तर मग ब्रह्म सत्यजगन मिथ्या जीव ब्रह्म ना ब्रह्मानंदम ब्रह्मसुगदम केवलम भूकम पट्टेला लोटा नाही आज काही व्हायचं नाही ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अजिबात असता का मला मायावाद हा एकच वाद असा आहे की जो जास्तीत जास्त समाधानकारक स्पष्टीकरण देतो अजातवाद नावाचा वाद आहे तर अजातवाद हा न परवडणार आहे कोणत्याही स्वरूपात बहुम प्रगड झालेला नाही अशा तऱ्हेचा वाद त्याला म्हणायचं तोही पटत नाही आणि नाणेचा जो वाद आहे चिदविलास वाद त्या चेलासवादावर प्रचंड घोटाळे प्रचंड घोटाळे चिदविलास हे साधन म्हणून स्वीकारलं तर चिदविलास हे साधन नाही चिदविलासा अनुभव आहे आणि दोन अनुभवी माणसांनी आपापसात आप त्या अनुभवांसंबंधी केलेला विचार हे चिदविलासाच आहे साधन नाही सगळे उदाहरण देऊया काश्मीरला एक दोन माणसं जाऊन आणि आप आप त्या आपापसात काश्मीर संबंध बोलतायत तिसरा मनुष्य जर तिथे बसला असेल तर त्या तिसऱ्या माणसाला काश्मीरी विषयी ऐकून काय समजेल काहीही समजणार नाही कारण हे दोघं प्रत्यक्ष जाऊन आलेत आणि प्रत्यक्ष जाऊन आल्यानंतर त्या संबंधी बोलत आणि तिसरा जो आहे तो नुसता ऐकण्याशिवाय काही करू शकत नाही त्यात सहभागी होऊ शकत नाही कारण तो तिथे जाऊन आलेला त्याप्रमाणे निवृत्तीनाथाना ज्ञान देव चिदविला संबंध बोलणं हे ठीक आहे आणि उपरा माणूस असेल तर माझ्या उपरा जर समजा त्या संवादात जाऊन बसला तर त्याने काय करावं त्याने काही तुम्हाला चहा पाहिजे का असं दोघांना बघून मी विसरलं या गोळीकडे आपण काही करता येणार नाही परिस्थिती तर चिदविला त्याच्या बाबतीत होते पण चिदविलास ऐकायला छान चिदविलास वाचायला छान पण चिदविलास हे साधनाचं कधीही स्वरूप नाही असं साधन करायचं नाही मग असे निसंदिग्ध विचार पाहिजे आणि निसंदिग्ध विचार नसतील तर अमृतानुभव वाचण्यामध्ये पाच वर्ष जरी खर्च केली अमृतानुभव वाचण्यामध्ये आणि मग आम्ही अमृत अनुभव ऐकला आणि अमृतानुभव सांगितला आणि पुढे काय झालं पुढे काय झालं पुढे हे इतकं सांगतो एक कारण आहे की मायावाद आम्हाला तरुण नाही हे पटावं आणि तो मायावाद जास्त जास्त चांगला मी समजावून घेण्याचा प्रयत्न करावा दुसऱ्या वादांच्या नागाला लागू नये हे ठसावं ह्यासाठी ह्या पद्धतीने मी मान्य करतो यापेक्षा याचा दुसरा कोणताही उद्देश आता या अभ्यासामध्ये काही गोष्टी काही घटक असतात बऱ्याच जणांना ते चांगले माहीत आहेत बऱ्याच जणांना थोडे असतील तर अधिक चांगले माहीत असतील ज्यांना माहीतच नाही त्यांना सुरुवाती करायला कुठे त्यामुळे अध्यासामध्ये एक अधिष्ठान असत्यास असतो आणि एक अभ्यास होणारा किंवा जीव ज्याच्या कारणाने अध्यास होतो त्याला म्हणतात अधिष्ठान जो अध्यास होतो त्याला म्हणतात अध्यास आणि हे दिसायला असतात हो त्याचा परिणाम म्हणून अध्यस्त प्रक्रिया जी होती मनता की गोष है समोर दृश्य बगता लक्ष्य रहोर दृश्य बढ़ता अपने अद्यस्थ बच्चे अभ्यस्त लक्षा रुष् जरा सुधा का अध्यस्था विषय जरा सुध्धिक गेल्यानंतर जरा सुद्धा शोक असं अध्यस्ताची भाषा व्याख्यापाठ असणं गोष्ट वेगळी आणि अध्यस्थ जरा डोळ्याआड झाल्यानंतर एकुलता एक मुलगा अध्यस्त मुल आहे का एकुलता एक मुलगा आहे अध्यस्त आहे का नाही काय म्हणायला लागेल शरीराच्या रूपाने अध्यस्त आहे नवऱ्या आड झालं तर काय होत गेलेलं नाही नुसता नजरेआड जरी झालं तरी काय होतं नजरेआड झालं तरी सुद्धा असं अत्यंत चलबिचल होते नुठफी होऊन इथे असताना हो बरोबर अत्यस्त आणि प्रत्यक्षात आल्यानंतर व्याख्या बुद्धीला समजलेलं असणं ही गोष्ट आणि बुद्धीत व्याख्या ठसलेली असणं ही दुसरी गोष्ट आणि व्याख्या दोन वेळेला वापरणं तिसरी गोष्ट आणि त्या वापरालाही रडारोड झाल्यानंतर तो अध्यस्थ होता रडारड झाल्यानंतर अध्यस्थ व्हायला काही अर्थ नाही पुन्हा तो पुस्तक या पद्धतीने हे ठसावं यासाठी ही सगळे खटपट आणि ही जी भाषा एकदा ही परिभाषा समजून घेतली की मी प्रमाता आहे मी ज्याला अभ्यास तो प्रमाता आहे ज्याच्यावरती अभ्यास होतो त्याला अधिष्ठात म्हणतात जे काही दिसतो त्याला अध्यास म्हणतात आणि ही जी प्रक्रिया आहे अधिष्ठानावर अध्यक्ष दिसण्याची जी, जी प्रक्रिया त्याला म्हणायचं अभ्यास अशा पद्धतीने चार शब्द समजावून घेतले एकदा नंतर तो शब्द कसाही केव्हाही कुठेही जरी आला तरी त्या बाबतीत संशयाला जागा राहते आणि असा अभ्यास भाषा मध्ये एक विषय समजून घेतात असा अभ्यास होणं शक्य आहे का त्याच्यावर काही आक्षेप आहे ते आक्षेप मात्र घेतले कारण जे शास्त्र मी माझं म्हणून स्वीकारलेलं आहे त्या बाबतीत निसंदिग्ध असण्याची आवश्यकता आणि का असण्याची आवश्यकता आहे के केव्हा आपल्याच मनात असा विचार होतो की असं कसं होईल आणि असा विचार आल्यानंतर पुन्हा घोटाळा होण्याच्या ऐवजी तो घोटाळा सुरू नये म्हणून आधीच जर सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्ही तयार ठेवले असतील तर मग वेळोवेळी घोटाळा होत नाही आणि एकदा ठीक आहे अभ्यास होतो अभ्यास शक्य आहे एवढं पटलेलं असलं की आपलं काम झालेलं आता थोडे अभ्यासाच्या प्रक्रिया ज्या त्या अभ्यासाच्या प्रक्रिया ज्या आक्षेप आहेत त्या आक्षेपांचा विचार आणि आक्षेपांचा विचार केला हे निर्णय जातो अभ्यास होतो आणि असा निर्णय करून घ्यायचा आपल्याला हे लक्षात ठेवायचं